तंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक कथा लवी एका गावात शुद्ध पट नावाचा एक परीट राहत होता त्याचा एक गाढव होता खाण्यापिण्याची आगाळ झाल्यामुळे तो गाढव अगदी हाडकुळा झाला होता परीट एकदा रानात फिरत असता त्याला एक मेलेला वाघ दिसला तेव्हा तो मनात म्हणाला ठीक झाले याचे कातडे काढून ते गाढवाच्या अंगावर घालून रात्री त्याला गव्हाच्या शेतात चोडावे शेताची राखण करणारे त्याला वाघ समजून हाकलून देणार नाही त्याचप्रमाणे त्या पलटाने केल्यामुळे गाढव रोज यथेच चरू लागला फरीट रोज पहाटे त्याला घरी घेऊन घेई रोज चांगला खुराक मिळू लागल्यामुळे गाढव चांगला पुष्ट झाला मोठ्या कष्टाने त्याला बांधावे लागवत असे एके रात्री त्या मस्त गाढवाला धुरून एका गाढवीचे खिंकाळणे ऐकू आले त्याबरोबर त्यानेही जोर जोराने खिंकाळून तिला साथ देण्यास सुरुवात केली शेतावरच्या राखणदारांनी त्याचा आवाज ऐकताच ओळखले की हा वाघाचे कातडे पांघरलेला गाढव आहे त्याबरोबर त्यांनी त्याला काठ्यांनी झोडपून मारून टाकले गोष्ट संपून वानर म्हणाला म्हणून मी म्हणतो की मोठ्या कौशल्याने वाघाचे कातडे पांघरले तरी आवाज ऐकल्यावर गाढव उघडा पडला त्यांचे असे बोलणे चालू असताना समुद्रातील एक प्राणी त्या मगराजवळ येऊन म्हणाला अरे मगरा तुझे प्रेम संपले या वाटून तुझ्या बायकोने ऐकून मग अतिशय होऊन म्हणाला काय हे माझे दुर्दैव ज्याच्या घरात आई नाही आणि गोड बोलणारी बायको नाही त्याने वनात लागून राहावे कारण घर आणि अरण्य दोन्ही दलासारखी मित्रा मी तुझा अपराध केला आहे त्याबद्दल मला क्षमा कर बायको गेली म्हणून मी आता अग्निप्रवेश करणार आहे मगराचे बोलणे ऐकून वानत हसून म्हणाला तू स्त्री लंपट आहेस हे मी आधीच ओळखले होते त्याचा वृत्त वाटला पाहिजे त्याच्या करीता दुःख करीत बसला आहेस असली बायको गेल्याबद्दल उत्सव केला पाहिजे जी बायको दुष्ट आणि भांडण करणारी आहे ती बायको नसून बायकोच्या रूपाने आलेली अवकाळच होय ज्याला खरे सुख पाहिजे आहे त्याने स्त्रीचे नाव सुद्धा टाकले पाहिजे स्त्रियांच्या मनात असते ते जिभेवर येत नाही जिभेवर असते ते त्या बोलत नाहीत आणि जे बोलतात त्याप्रमाणे वागत नाहीत ज्याप्रमाणे पतंग नाश पावतात त्याप्रमाणे सुंदर स्त्रियांच्या आकर्षणाने मूर्ख नाश पावतात गुंजांप्रमाणे स्त्रिया बाहेरून लाल गोजीरवाण्या आणि आत भयंकर विष अशा असतात शस्त्राने मारून अगर देणग्या देऊन अगर खूप स्तुती करून कशानेही स्त्रिया वश होत नाहीत त्या रागाच्या भरात स्वतःच्या मुलाची ही हत्या करतील तरुणी कठोर आणि निरस असूनही तरुणांना त्या प्रेमळ कोमळ आणि रसिक वाटतात मित्रा आता हे पुरे मगर म्हणाला मी काय करू ते सांग माझ्यावर आता दोन संकटे आले आहेत एक माझे घर उद्ध्वस्त झाले आणि दुसरे तुझ्या माझ्या मैत्रीत विकल्प आला हा दैव आहे बाई ग मी एक शहाणी आणि तू माझ्यापेक्षा दीड शहाणी तुझा नवराही गेला आणि प्रियकरही गेला आता काय पाहत राहिली असे कोल्ली म्हणाली हे कसे वानराने विचारले मगर म्हणाला आई